वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एक्क्याऐंशी व काही वेळाने ही वार्ता ऐकून अपरिमित प्रभावशाली देवर्षी आपल्या शिष्यासह आश्रमाकडे परतले ते भूकेने व्याकुळ झाले होते त्यांना अरजा दिन आणि धुळीने भरलेली दिसली जणू ग्रहाने ग्रस्त किंवा प्रभातकाळी तेजी झालेल्या चंद्रप्रभा चंद्रप्रभे चंद्रप्रभेप्रमाणे ती दिसत होती ऋषीना विशेषतः राग आला आणि शिष्यानं म्हणाले विपरीत वागून स्वतःच्या कीर्तीला काळोखी फासणाऱ्या दंडाला माझ्या क्रोधामुळे ज्वाळेसारखी भाजणारी महाघोर विपत्ती आलेली तुम्ही आता पहा भडकलेल्या अग्नेच्या उफाट्या ज्वालेला याला योग्य या दुरात्म्या दुर्बुद्धीचा त्याच्या परिवारासह नाश जवळ येऊन ठेपलाय ज्या अर्थी त्याने असले महाभयंकर पाप केले त्या अर्थी या त्या दुर्बुद्धीला त्याच्या पापकर्माचे फळ भोगावे लागणार सात रात्री था पापी कर्म आचरणारा दुर्मती राजा आपल्या पुत्रसेना वाहनांसह वध पावेल आणि त्या दुर्मतीचा राज्य प्रदेश चहूबाजून योजन पर्यंत इंद्र धुळीच्या वर्षावाने नष्ट करेल जे जीव धारण करणारे स्थावर आणि जंगम असतील ते सगळे या मोठ्या धुळीच्या वर्षावाखाली नाही सेवतील दंडाचा राज्य प्रदेश जे थोर आहे ते थोर सगळीकडे धुळीच्या वर्षावाचा ठीक पसरेल आणि सात रात्री दिसेना सेवल असे म्हणून रागाने लाल डोळे झालेल्या ऋषीने आश्रमात राहणाऱ्या सर्व लोकांना त्या देशाच्या सीमेबाहेर जाऊन रहा असे सांगितले कुशनसाचे सांगणे ऐकून आश्रमवासी जन त्या राज्य प्रदेशातून बाहेर पडले आणि त्याने बाहेर आपली वस्ती केली मुनिजना असे सांगून ते अरजाला म्हणाले दुर्बुद्धी असणाऱ्या मुली या आश्रमातच तू मन स्थिर करून रहा। हे योजनपर्यंत पसरलेले सुंदर दिसणारे सरोवर आहे याचा तू निश्चितपणे उपभोग घे आणि येथेच काळ जाण्याची वाट पाहत राह प्राणी या रात्री तुझ्याजवळ राहतील ते सदोदित धुळीच्या वर्षावापासून वाचतील ब्रह्मर्षींच्या आज्ञायकून ती भार्गव पुत्रे अरे अत्यंत दुःखाने आपल्या पित्या भार्गवाला बरे म्हणाले असे सांगून भार्गवाने आपले वास्तव्य दुसरीकडे आश्रित सेना वाहनांसह सात दिवसात ब्रह्मवाद्याच्या वचनानुसार वाच भस्मसात झाले राजा तो हा आणि शैवल पर्वतांच्या मधला दंडाचा राज्य प्रदेश याच्याकडून पूर्वी धर्माविरुद्ध वर्तन केले गेल्यामुळे या प्रदेशाला ब्रह्मर्षीकडून शाप मिळाला रा। तेव्हापासून रामायाला दंडकारण म्हणतात येथे तपस्वी जन राहत होते म्हणून ते जन झाले रामा तू ज्याविषयी विचारलेस ते सर्व मित्रांना संध्या उपासना करण्याची वेळ टळून जात आहे हे सर्व महर्षी स्नान करून नळव्याघ्रा सर्वत्र पूर्ण कुंभ घेऊन सूर्याची उपासना करतात त्या ब्रह्मवेत्याकडून ब्रम्हपट म्हटला जात असता सूर्य अस्ताल गेलाय रामा तुझा आणि उदक विधी कर उत्तरकांडाचा एक्याऐंशी वासर्ग समाप्त